श्री राम समर्थ पंचिका चौदावी समास तिसरा साधनोत्तीर्ण प्रकार आता सगळी रूपी संकटे भवबाधा म्हणजे रूप संसाराची बाधा यांचे निरसन करून निजपदाला जिने पोचवले त्या परमार्थ संपदेचे वर्णन करू शब्द शास्त्र विचार आणि श्रवणमननादी प्रकार ही सामग्री अतिशय उपकार करणारी असून तिचे उतराई वाहिचे आहे तिचे ऋण फेडायचे आहे आता हे ऋण कसे फेडायचे या गोष्टीचा विचार नंतर करू पण अगोदर त्यांच्या उपकाराचे स्वरूप पाहू शब्द अवकाशात म्हणजे आकाशात जन्मतो आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोघांना मार्गदर्शन होतो बंध आणि मोक्ष या दोहोन शब्दानेच रूप म्हणजे आकार दिले तो अविद्येच्या आहारी गेला की जीवाला तो एखादा माणूस त्या दोन्ही भाषा बोलणाऱ्यांची समजूत काढतो त्याप्रमाणे शब्दविरोध न करता बंध आणि मोक्ष या दोहोनाही समान असतो तो, तो एकटाच पराक्रमी शब्द स्त्रीवेश धारण करून चार प्रकारे विभागला जातो तो परा क्वश्य मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या चारी प्रकारांबरोबर स्वरूपानुसार चा बदलतो राना चोरांना आपणच पाठवायचे आणि आपणच पुन्हा त्यांचा पाठलाग करायचा त्याप्रमाणे या शब्दाची करणी अघटित आहे शब्द जर अविद्येला सहाय्यक झाला तर मिथ्या द्वैताला बळकटी येते आणि तू आणि मी असा भेद उत्पन्न करून एका अनंत तत्वाला बहुविध रूप दिले जाते पण वैराग्य आणि विचार हे थोर सहाय्यकारी भेटताच तो त्रिविध प्रकाराने या भ्रमाचे उपशमन करतो मृत्यिका अग्नी आणि इंधन यांची एका मुशीत गाठ पडताच त्याच मृतिकेतील मन नाही साहून तिचे स्वर्ण बनते त्याप्रमाणे अविद्येने मैद्रीन झाल्यामुळे स्थूल रूपाने तो नानात्व धारण करतो तोच वैराग्य ज्ञान आणि विचार या अग्नीवर हृदयाच्या मुशीमध्ये तापवल्याबरोबर पराधिवाणीचे अज्ञान आणि काठीण्य जाते आणि तोच शब्द केवळ विद्या स्वरूपात राहतो शब्दाचे असे अनंत उपकार आहेत यावर श्रोता आक्षेप घेतो की या शब्दाने आत्म्याला आत्मस्वरूपाने भेटविले आणि अज्ञानाचे निरसन केले त्यात उपकार कसला आत्म्याला आत्मा दाखवला हा शब्द प्रयोग व्यर्थ नाही काय बरे अविद्येचा नाश केला या कार्यातही अविद्या मिथ्याच आहे मिथ्या म्हणजे नाहीच नसलेल्याचा कधी नाश होईल काय तेव्हा त्याला उपकार असे केव्हाही म्हणू नये श्रोत्याची ही शंका ऐकून वक्ता तिला प्रत्युत्तर देतो वक्ता म्हणतो तुम्ही म्हणता ते खरेच आहे पण येथे थोडे तारतम्याने घ्यावे अविद्या आणि अज्ञान मुळीच नसताना विनाकारण खोटी बद्धता मानावी लागते विचाराने त्यांचे मिथ्या स्वरूप कळताच अज्ञान नष्ट होते अविद्येचा नाश करून शब्द आपण स्वतःही नष्ट होतो त्याबरोबर पराधी चारीवाणी सती जाणाऱ्या प्रतिव्रता स्त्रियांप्रमाणे आटून जातात म्हणजे नष्ट होतात शब्द आपण स्वतः सकुटुंब नष्ट झाल्यावर एकता आत्मा चरतो म्हणून शब्द हा खरोखर दोन्ही प्रकाराने उपकारक ठरतो म्हणून सचशास्त्र जो वेदांत ज्याला शब्द ब्रह्म असे म्हणतात तो देखील वर सांगितलेल्या न्यायाने उपकारक ठरतो श्रवण मनन इत्यादी साधनांच्या निरिध्यासाने समाधान प्राप्त होते आणि तोडलेल्या परमार्थाची पुन्हा उभारणी करून उपकारक होतात आता वैराग्यासहित विचार हे दोन्ही अतिशय असून त्यांच्या उपकाराचा विचार करता तो खूपच मोठा असल्याचे लक्षात येते प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीकडेही दोन दोन पराक्रमी वीर आहेत त्यांच्यामुळे त्या, त्या, त्या सेना दळाला बळ चढत असते प्रवृत्तीकडे क्रोध आणि काम हे दोन्ही अतिशय बलवान असून त्यांच्यामुळेच अविद्येचा सर्व पसारा वाढला आहे ही दोन बलवान वीर आहेत ते म्हणजे वैराग्य आणि विचार हे होत त्यांच्या पुढे कामक्रोधादी असूर प्राणच टाकतात मग प्रवृत्तीची सेना आपोआपच नष्ट होते आणि किंवा बळेच अवसान धरते म्हणजे जोर धरते तेव्हा या विवेक आणि वैराग्य या दोन वीरांना विजयी झालेले पाहताच सर्वजण परमार्थाला येऊन मिळतात मग शमदमादी शांती उपरमादी जेवढी साधन संपत्ती आहे ती सर्व परस्परांशी वैर न करता साधकाची उपासना करू लागतात म्हणून वैराग्य आणि विचार हे दोघे जण शत्रूचा वेगाने पराभव करून लगेच स्वामींच्या कार्यार्थ स्वतही नष्ट होतात मग आत्मा आत्मरूपाने होऊन राहतो विचाराधिकांची अशी करणे पाहिल्यावर त्यांचा उपकार मोठा नाही काय त्याचे उतराई कसे व्हायचे दुसऱ्या पदार्थांच्या सहाय्याने ते करता येईल म्हणावे तर तसा दुसरा पदार्थ नाही पण सद्गुरूंशी अनन्य होताच मात्र सहजच उतराई होता येते कारण सद्गुरु वाचून काय करतील सर्वच जण नेहमी गुरुच्या अधीन असतात सद्गुरूंच्या पायावर डोके ठेवताच मी त्यांचा उतराई होऊन फक्त चिन्मात्र रूप उरलो हे त्रिवार सत्य होय इति आगम सारे श्रीमद आगमसारे उप निषदतात्परिया साधनोत्तीर्ण प्रकार तृतीय समर्थ।